डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उभीबद्ध केलेल्या श्री उद्गल पुराणातील अध्याय सत्तावीसावा आता मी वाचणार आहे या अध्यायाच नाव आहे मथुरासुर विजय इंद्र पराजय नाम ओम श्री गणेशाय नमहा असुर जय लोभांसुर जय शोभा लंकृत आले वरुणालय प्रत वरुण सभेत पाठविला दूत असुर प्रमुखानी तदा वरुणाच्या सभेत जाऊन तूत म्हणे गर्व वचन ऐक तो ये वचन मत्सर राजाने मज पाठविझ्या वश होऊन रहावे वरुणास्वस्थानी तू नांदावे नाही युद्धभूमीवर यावे मारीन तुझला देवांसह दूताचा निरोप ऐकून वरण वरुण झाला क्रोधायमान संग्रामार्थ सज्ज होऊन भयानुक भयानक रूप दिसे त्याचे मगरावर आरुढ होत पाशादी अस्त्रे हाती धरित देव चल देव जलचरांसहित निघाला बाहेर नगराचा वरुणाचा सर्व वृत्तांत दूते सांगितला साध्यंत मत्सर दैत्येंद्र युद्ध दतो सत्वर निघाला युद्धासी देवांची तैसी असुरांची जात सैन्य परमधारुण रणभूमीत परस्परांवरी आक्रमण दोत आक्रमण दोत उभय सैन्य त्या वेळी देवांचे सैन्य अतिउग्र पाहत विरोचन तेव्हा आव्हान देत तारस्वरे तो गर्जना करीत अन्य असुर तैसर सावले महिषासुर शुंभ तैसा अंध का सुर धावती रणात ते सर्व वधी साहसे अनेक सुरण देवदैत्य परस्पर जयोद्यत जयो एकमेकांशी त्वेष पूर्ण लढत शस्त्र अस्त्र वृक्ष पाषणांनी पाषाणांनी हाणित वीर अनेक घायाळ झाले देवदैत्यांचा संवार होत तुमलयुद्ध तै चालत तीन दिवस महाघोर सतत संगर चालले भयंकर देव दैत्य झाले भग्न मनात अतिउद्न देव होते जलमग्न गर्जना भैरव करीती दैत्य जाले करी ते भूप झाले मूर्छित विरोचन प्रमुख व्याकुळ चित्त त्यांचे कवी शुक्राचार्य करीत जागृत आपल्या तेजाने सर्वदत्य वीरते उठले भयंकर युद्ध के लिए महाक्रोधे मारि महाबळी देवांशी अतिभयानक युद्ध सालत, पुनरपी त्या देवा सुरात जलनिवासी देव करीत अहोरात्र युद्ध त्यावेळी परी जलचर निवाशांचे गण भग्न मृत होत प्रचूर्ण भय उडवले दारुण पळाले देव दशदिशात, दिशात विरोचने वरुणासी पकडले बलवंता त्या निष्प्रभ केले तो वृत्तांत ऐकून फळाले जलचैर जलचर काही मेले काही पडले काही जखमा होऊ नरंजले काही दैत्यसी शरण गेले पराजय दारुण देवांचा उच्चरवे जयघोष कर हर्षित अति पाताळ जिंकून उत्तरेस जाती जलमार्गे कुपेरा जिंकाया वर्णलोकींचा वृत्तांत कुबेरे ऐकून अति त्वरित पलायन करून तो जातो कैलासी शरण शंशी शंकराला कुबेरा पलायन ऐकुन दल अलका नगरी प्रवेशन जयशाली स्वामी हो न जिंकला सारा कुबेर लोक वर्णक बेरांसी जिंक वर्णक बेरसी जिंक वर धर्मराजास जिंक आतुर यमलोकी जाती सत्वर दैत्य सारे द्वेशाने दुतान करवी वर्तमान एकता यमराजे केली युद्धाची सिद्धता महिषावरी आरुढ होता दंडकरांत धरेला महामृत्युसय रणभूमीवर गेला यम तेव्हा उग्र मृत्युरोगांदिनी समग्र वेळेला होता त्यावेळी दैत्य क्रोध संयुक्त त्याच्यावर हल्ला करीत देवदैत्यांचे वीर लढत बहुकाळत परस्पराशी आवान देवन परस्परांशी ललकारिती उच्चरवेसी, नाना प्रहारे ताडनासी करिती देवा देवादोघेही ऐसे महा अद्भुत युद्ध चालले अविरत दारुण रूप पाच दिवस पर्यंत विनाश देव, देव दानवांचा देवदानवांचा झाला यमुदूतानी दैत्य चिरडले कोणी मेले कोणी पळाले कोणीही त्यावेळी व्रणांकित झाले मृत्यूचा संताप संत्रस्त विषय प्रिय एवढ्यात पुत्र येत तो, ये तो, तो मृत्यू लढत प्रेरणेने मत्सराच्या नरांच्या हृदय ताडन अस्त्र, अस्त्र शस्त्रानी परम पीडन तेने रोगाने यमसेवक भिवन पलायन करते झाले यमासह दारुण युद्ध केले महिषास त्याने मूर्छित केले यमराजासी पाडविले झणी धरणी तलावरी धर्मराज सत्वरी उठला कालदंडे दैत्यपुत्र ताडीला तेव्हा तो क्रोधे ओरडला विषयप्रिय शक्तिमंत कालदंड त्यास पाहून धरणी तलावर पडला उन्मन तेव्हा दैत्यपुत्र त्वरा करून पकडी यमासी स्वप्रतापे त्या असुरसुर त्या असुरपुत्राचे ते महाकर्म दैत्यप्रमुख स्थविति धर्मासी धरुनी, नेती अधर्म दैत्य ते अमरावती सी इंद्र देव संघा सहित वैरभावे सज्ज होत अग्नि वायू हि बलयुक्त देव अन्य हि तेथ आले महाभाग आप आपग महा आप आप लोकातून देव आले सज्ज होऊन विश्वे देव साध्य देव रुद्र वसुपावन गंधर्व यक्ष विद्याधर ग्रह चंद्र सूर्य आदित्य बलवत्तर वज्र धराप्रत, आदरे तेव्हा सर्व देवगणांसह इंद्रगेला गेला रणभूमीसी ऐरावती आरुढ झाला वज्रपाणी युद्धाशी पातला देव सैन्यावरी घाला दैत्यगणत घालती सुसन सु सुसनिद्ध सु देवांवर करीती असुर शस्त्र प्रहार देवही उत्तर देती सत्वर शस्त्रांनी परमक्रोधे। परम क्रोधे युद्ध परस्परांशी चालले देव बहुत मरून पडले शस्त्र त्यांची ताडिले देवानी त्यांची जावळी दैत्यांनी जे देव मारिले छिन्न विन पड़े, हो पड़े, पड़े, पड़े को हो पड़े ऐसे युद्ध उभनाशक सतर पर विरोचना सर्व ही पड़े मूर्छाउन धरणीवरी जयवंत सुरेंद्र हर्षित एकमेक अभिनंदन करित महा महदाश्चर्य घड़ सुंदर आला, ज्येष्ठ सुत सर्व देवांशी धैर्य लढत शस्त्रास्त्रांनी मल्लयुद्धात मर्द मर्दन करी देवांचे देवसैन्य सर्व दिशात पळाले तेव्हा भयभीत रुधुराच्या सरिता वाहत वाहत रणभूवर आले तेव्हा इंद्राशी तो न आले तेव्हा इंद्राशी आश्चर्य मनी वाटले परी दैत्यपुत्र पुनरपी उसळत खडगाने सहानी हाणित इंद्रासी मुछ मुर्छित करत मर्दन करीतयाचे सुरेशा ते स्ववश करून पुरंदरा पकडून स्वस्थाने स्वस्थाना परते हर्षित मन दैत्यतया पूजिती महाबळवत्रमयुक्त परा महाबळवत पराक्रमयुत सुंदर प्रिय मत्सर सुत तेव्हा अति प्रहर्षित परिदेवांचा विनाश ओढवला कोणी पकडले गेले कोणी तेव्हा मूर्छित पडले कोणी तेथून पलायन केले कोणी झाले पूर्ण भग्न ऐशिया परी स्ववश केले ऐशिया परी स्ववश केले सबळ देवा सबळ देव तेव्हा हरले मत्सरा सुरालाच लाभ लाधले त्यावेळी स्वर्गाधी श्व ओम श्री मदांते पुराणपनिषदि श्रीमंत मोदगले महापुराणे महापुराणेमदम्गे महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरित मत्सरासुर विजय पराजयो नाम सप्त सप्त स्री गजानपणमस्तु अध्याय सत्ता